तोपर्यंत ब्रह्मारोग ज्याला म्हणतात तो ब्रह्मारोग ब्रह्मा होण्याची शक्यता नाही आणि सहसा माणसं स्वतःला हरवायचा नाही समजतच नाही कारण मी म्हणून एक रुग्णाचा जबरदस्त आहे आणि तो मी जो आहे तो आमचाच आहे मी कुठं जो आता आतून आखंड जी साध आहे तो जो मी आहे ती मी अधिष्ठान आहे ती निर्विशेष आहे निर्विषय आहे पण ह्या निर्विशेष आणि निर्विषय मीवरती एक सविशेष आणि सविषय मी आहे त्याला आपण अहंकार म्हणतो आणि तो, तो, तो अहंकार सतत जपण्याचा आणि फुलवण्याचा आम्ही सतत प्रयत्न करतो आणि जोपर्यंत अहंकार फुलवायचा आणि जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो तोपर्यंत निर्विशेष मीचा अनुभव येण्याची शक्यता नाही कितीतरी पद्धतीने आम्ही अहंकार जपत असतो इथली तरी पद्धतीने अहंकार आम्ही जपतो आपल्याच अहंकाराला आपणच जर फुगा लावला तर दुसऱ्याने फुगा लावण्याची वाट बघण्याची टाचणी लावण्याची वाट बघण्याची आवश्यकता माझ्याच अहंकाराला मी फुगा ला काय लावायचं फुगलेला फुगा असेल तर मीच त्याला टाचणी लावणे हे आहे ना माझ्या अहंकाराच्या फुगलेल्या फुग्याला मी टाचणी लावणे हे काय आहे हे साधन आहे दुसऱ्याने टाचणी लावली तर फार राग येतो आणि स्वतः मी टाचणी जाऊली जाऊ आणि स्वतः मी टाचणी जाऊ श्वेतकरी तुच्या फुगाला फुगलेल्या त्याच्या वडिलांनी एक टाचणी जाऊ तू बारा वर्ष गुरुगृहातून शिकून आलास फार छान आहे तो असा फुगला आणि त्याला असं वाटायला की वडिलांपेक्षा सुद्धा तुम्ही श्रेष्ठ झाले नाही वडिलांनी सगळी लक्षणं की बाळा बराच फुगलेला दिसतो बारा वर्षाची तुम्हाला गो बाळा बराच फुगलेला दिसतो एक छोटा प्रश्न विचारला सगळं शिकून पण एक जाणल्यानंतर सगळं जाणलं जातं असं काही एखादं तत्व श्रीगुरी तुला शिकवलं का नाही म्हणायचं हे पण ते अं त्यांना माहीत शिकवलं असतं हजार त्यांना उत्तर माहित असतं त्या तुम्हाला शिकवलं असतं मग त्याला सत्यगुणत असल्यामुळे ऋषीचाच मुलगा असल्यामुळे शत्र होता नाही म्हणून मला शिकवलं नाही मग तुम्ही शिकवा म्हणजे तुम्ही शिकवा म्हटल्यानंतर ते पुढच सर्व तरी पुढची सुरू झालं आता चाचणी लागली चाचणी लागल्यानंतर तुला तसं आपल्या संबंधी आपण ज्या काही कल्पना करून घेतलेल्या असतात त्या कल्पनांमुळे आपला जो अहंकार फोगलेला असतो त्या फुगलेल्या अहंकारावर आपणच जर तास गेले सकाळी उठल्याबरोबर तर पुढा फुटायला बरोबर आणि असा निर्विशेष आणि निर्विषय अहंकार अहंकारमुळे तो अनुभवाची कुठेतरी आमची व्यवस्था होत नाही माझाच फुगा मी कसा फोडत असतो ते सांगतो दुसऱ्याबद्दल बोलूया माझा फार समज मी अत्यंत यशस्वी डॉक्टर परिचय करून देत असतात माझा परिचय करून देताना पुष्कळ परिचय करून देत असतात ज्याचा वास्तवाशी संबंध फार कमी असतो असा परिचय करून द्यायची पद्धत आहे कारण असा जर परिचय नाही करून दिला तर लोक विचारतील तुम्ही कसला वागता बोलायला त्या अर्थ बी बोलायला तो कसा असला उत्तम असलाच पाहिजे अहंकाराची आमची का अहंकाराचे खेळ चालत इतके सुंदर खेळ चालतात मी अत्यंत यशस्वी डॉक्टर असा माझाही समज आणि अनेकांनी तसा समज करून गेलेला तीस वर्ष आणि त्यानंतर असं सतत समज राहिल्यानंतर मी आठवायला सुरुवात केली माझ्या हस्ते वर गेलेल्यांची यादी ज्ञानाम वर पाठवलं हो माझ्या हस्ते पण एक जरी आठवला तरी तो सगळा फुगा फुटून आणि असा फुगा फुटून जा की माझ्या यशासंबंधीचा माझा माझा फुग फुटतो माझ्या प्रतिष्ठेसंबंधीचा माझा फुग फुटतो त्याची कशाची रोप असतो सत्ता संपत्ती यश कीर्ती आणि प्रतिष्ठा हे पाच आमचे फुगण्याचे विषय असतात पाच विषय फुगण्याचे असतात सत्ता संपत्ती यश कीर्ती आणि प्रतिष्ठा हे सर्वांचे प्रृग्ण्याचे कायमचा विषय आहे आणि ह्या प्रत्येकाला जर आम्ही अशी कल्पना केली या प्रत्येकाला कडू जो आहे प्रत्येक गोप यातली दादा आहे असं जर नक्की केलं तर प्रत्येक फुगा फुटल्याशिवाय ज्ञानाचा फुगा फुटला की सविशेष अहंकार सविषय अहंकार जो जातो आणि निर्विशेष अहंकार निर्विषय अहंकाराचा अहमच्या अनुसंधानाची सोड हा जो सविशेष सविषय अहंकार आहे तो निर्विशेष आणि निर्विषय अहमच्या अनुसंधान खरंच देत नाही साधनेमध्ये अडथळे कोणते असतात अहंकार हा साधनतला सर्वात मोठा अडथळा आहे आणि हा अहंकार जर सोडला पैसा विचारून येते एक दोन तीन चार अंगडला एकदा सकाळी मग आस्थिची वस्तू होईल आपली स्वस्ती सहज आहे समर्थांची ओळख कसिद्ध सकाळीच आपण बोललो तो मला अहंकार अहंग आंक, अहंता सांद आणि स्वानंदी नरे आज बहुत द्यावले उत्तम करेल एक गोष्ट आपल्या लक्षात येईल हा जो अहंभ आहे या अहमचा आतमध्ये अखंड हो एक अनुभव आहे तो अहमचा अनुभव हाच आत्मानुभव आहे तोच ब्रह्मानुभव आहे त्यामुळे ब्रह्मानुभव नाही असा एकही माणूस नाही म्हणून ब्रह्माचा अनुभव नाही म्हणून ब्रह्माची जिज्ञा असा होत नाही हे म्हणणं बरोबर नाही आहेच फक्त त्याचं विपरीत विपरीतीकरण करून घेतलेलं आहे चुकीच्या पद्धतीने त्या अहमकडे आम्ही बघतो आणि चुकीच्या पद्धतीने जे अहमकडे हो। बघितलं त्याचं वास्तवस्वरूप जे आहे ते वास्तवस्वरूप आम्हाला कळत नाही आणि हे वास्तवस्वरूप समजवून याचं काम या ब्रह्मजिज्ञासेमध्ये आपल्याला करायचं अहमचं वास्तवस्वरूप काय आहे तर अहमचं वास्तवस्वरूप ब्रह्मजिज्ञासेच्या माध्यमातून आम्हाला समजून घ्यायचं आहे म्हणून आता हा निर्णय घेतण्याचा एक विषय जे माहीतच नाही त्याची जिज्ञासा शक्य नाही हा जो आक्षेप आहे त्या आक्षेपामुळे अशा पद्धतीने विचार केला माहीत नाही असं नाही माहीत आहे हळू अनुभव आहे अनुभव नाही असं नाही हळूहळू अनुभव आहे पण जो अनुभव आहे त्याचं स्वरूप कळत नसल्यामुळे त्या अनुभवाच्या पाठीमागे काय आहे त्या अनुभवाच्या पाठीमागे कोणतं तत्व दडलेलं आहे ते तत्व माहीत नसल्यामुळे ब्रह्माची जिज्ञासा करावी लागते आणि ब्रह्माची जिज्ञासा केली जाऊ शकते आता माहीत नाही म्हणून जिज्ञासा होणार नाही हा जो एक आक्षेप आहे त्या आक्षेपाचा अशा पद्धतीने विचार केला अरे कळतच नाही डोळ्याला दिसणार नाही कानाला ऐकून नवी जिज्ञासा कशी होणार हा जो दुसरा आक्षेप आहे त्या आक्षेपाचाही उत्तर फार आहे हो मला कळत नाही खरा आहे मला कळत नाही खरा आहे डोळ्याला कळत नाही हे हे कराय कानाला कळत नाही हे हे कराय पण एवढ्याने सगळे ज्ञानं झाली पाहिजेत हा आग्रह कशाबद्दल हा आग्रह कशासाठी पुष्काळ विचार आहेत ना माणसाची इतकी सुंदर बुद्धी माणसाला दिली आहे आणि अशी बुद्धी कोणालाही दिलेली नाही म्हणून नरोदेह नरो स्तवन एवढं स्तवन आहे त्या नरोदेह आहे इतकी उत्कृष्ट बुद्धी दिली आणि त्या उत्कृष्ट बुद्धीचा वापर जो बरोबर जसा केला पाहिजे तसा केला तर बहुत पावले उत्तमपदे तर उत्तमपदाच्या प्राप्तीची ते निश्चित आहे ज्ञानाचे प्रकार असतात तुमच्या दृष्टीने ज्ञानाचे ते प्रकार असतात एक सब्जेक्ट आणि एक तो, ते वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ असे ज्ञानाचे दोन प्रकार तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती या दोन ज्ञानाच्या प्रकारामध्ये तुमचं आमचं जीवन इतकं घेऊन गेलेलं आहे की तिसरा एखादा ज्ञानाचा प्रकार असू शकेल अशी आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही कल्पना करून द्यायचं काम शास्त्रकार करता केवळ एक ब्रह्मज्ञान झाला म्हणतो आम्ही आत्मज्ञान द्यायला ते आत्मज्ञान वस्तुनिष्ठही नाही आणि व्यक्तिनिष्ठही नाही आणि एकदा हे आत दखी झालं की ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात वस्तूनिष्ठ नाही ते दाखवलं की ब्रह्मज्ञानासाठी वस्तूकडे बघण्याची खटपट झाली आणि एकदा व्यक्तिनिष्ठ नाही हे कळलं की मनाच्या साह्याने ब्रह्मज्ञान होईल ही आशा आहे ती आशा सुद्धा संपेल आणि व्यक्ती आणि वस्तू या दोन्ही गोष्टी मावळल्याशिवाय होणार नाही असा निर्णय होईल आणि असा निर्णय झाल्यानंतर जी साधना होईल ती खऱ्या अर्थाने अंतरंग साधना असेल साधन थोडा दे बहिरंगाने अंतर बहिरंग साधनेने अंतरंग साधनेची तयारी होते म्हणून बहिरंग साधना अत्यंत आवश्यक आहे ती गवून ठरवायची नाही ती टाकव ठरवायची नाही तिची चेष्टा कष्ट नाही म्हणजे असे पुढे मस्ती येत जरा वेदांत शिकायला लागलो की काय हो मस्ती आहे त्याला दुसरा काही शब्द नाही मी समजल्यानंतर ते बरोबर आहे सगून मेले आणि ओस झाले दोन्हीकडे काय झाले दोन्हीकडे ओस पडलं अशा तिथे ओस पडण्याची कल्पना यायचं वेळ नाहीये तर हे मस्तीच कापलं आभी ज्यात साह्याने वर आलो ज्या टप्प्यातून वर आलो तो टप्पा मला जर आज नकोसा असला तरी सुद्धा पाठिंबावर वर येणाराला तो अत्यंत आवश्यक आहे त्या टप्प्याशिवाय तो वर जाऊ शकणार नाही म्हणून तो टप्पा जपण्याची गरज आहे मला हवाखानं कोणाला विषयच नाही तो टप्पा जपला पाहिजे मी मार्गागारे वर्तावे विषया लावावे आलो किती व्हावे लोक सर्व म्हणून संत ते संत असतं ना म्हणजे तर नसतंही म्हणून पथीचे को निषेधा हे शास्त्र हे शास्त्र आहे निष्ठो गुण पथर विचार को निषेध म्हणायला सुद्धा कसं वाटतं म्हणायला सुद्धा असे काय आले की आता विधी निषेधा तुम्ही झालोच आणि त्यामुळे आता विधिनिषेध पाहण्याची अजिबात आवश्यकता नाही आता हे शास्त्र म्हणतात संत दयालो आहे आणि दयालो संत म्हणतात की नाही तसं नाही कोविधी क निषेधा तुला नसेल पण पाठीपाकडून कोणीतरी आहे त्यांच्यासाठी आहे असं शास्त्र आणि संत कठोर असतात शास्त्र शास्त्रज्ञ आणि शास्त्रज्ञ कसे असतात कठोर असतात संत शास्त्रज्ञ तर असतातच मी विभागात गोष्ट आहे पण त्यातला कठोरपणा जो असतो कठोरपणा त्यांच्यापाशी नाही आणि ते अत्यंत दयाव्य स्वामानचं एक अत्यंत दयावं असतात आणि तरी या संतांशी बोलावे सर्व सुविधाचं कारण हे विचार चाललाय ज्ञान दोन प्रकारचं एक वस्तुनिष्ठ आणि एक व्यक्तिनिष्ठ पण आत्मज्ञान हे व्यक्तिनिष्ठही नाही आणि वस्तुनिष्ठ जी नाही हे एकदा समजलं आणि हे समजणं अत्यंत महत्वाचं आहे जो तीव्र मुख्य आहे जे अंतरंग साधक आहे त्या अंतरंग साधकाला हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे की असं एक ज्ञान आहे की जे वस्तुनिष्ठ नाही आणि व्यक्तिनिष्ठ नाही बऱ्याला मधत नाही ज्ञान आहे वस्तुनिष्ठ ज्ञान आहे ब्रह्म ज्ञान वस्तुनिष्ठ नाही कारण ब्रह्माला रूप नाही रंग नाही ज्या ज्या गोष्टी रूपाच्या संदर्भात असतात त्या त्या गोष्टी रंग हा नेहमी रूपाच्या आश्रयाने राहतो रंग आहे पण पाठिंबा रूप नाही असं कधीच होणार नाही त्यांना लागतो रंगाला काय लागतो सरप्राईज एखादा पृष्ठभाग लागतो पृष्ठभागाशिवाय रंग नाही आकाशाच नवाईला सुधा का आकाशा अभ्यास तरीका होाव लगता है सका बंदे आकाशा अभ्यास तरी अध्यस्त अधिष्ठान आकाश हावो लगते ज्यादा नवाई दिशा झे जस है तो प्रमाणे जिसे रंग आते तिथे तो एखा पृष्ठभागला ब्रह्मला रंग नहीं तो कस है अवर्ण शब्द प्रदेश ब्रह्म अवर्ण है तो अरूप है ते असंघ आहे हे सगळे शब्द हे वर्णन आहेत हे वर्णन असं आम्हाला सांगतात की ब्रह्माचं सा वस्तुनिष्ठ ज्ञान होणं शक्य नाही आता थोडं त्याचं आणखीन स्पष्टीकरण करूया की वस्तुनिष्ठ ज्ञान हे वर्णनात्मक असतं आणि वस्तुनिष्ठ ज्ञान हे विचारात्मक असतं मराठी भाषांमुळे ऑब्जेक्टिव्ह नॉलेज हे डिस्क्रिप्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह नॉलेज इज रिफोलेक्टिव्ह असं इंग्विश होत आहे आता वस्तुनिष्ठ ज्ञान जे असतं ते वर्णनात्मक आहे घडाळ आहे त्याचं वर्णन केलं गोळा आहे पांढरा आहे इत्यादी इत्यादी आणि वस्तू जी व्यक्तिनिष्ठ ज्ञान असतं ते वैचारिक असतं विचारात्मक असतं आता ह्याच घडाळ दोन्ही ज्ञानाचा विषय होऊ शकतो वस्तुनिष्ठ ज्ञानाचाही विषय हा घडाळ झालं वस्तुनिष्ठ ज्ञान होतं जोडखर आहे तितकंच ह्या घडाळाचं व्यक्तिनिष्ठ ज्ञान होतं उदाहरणार्थ हे घडाळ फार सुंदर आहे व्या माझ्या मुनगटावरती जितकं शोधतं तितकं दुसऱ्या कोणाच्याही मुनगटावर शोभत नाही हे तुला कोणी सांगितलं हे तुला कोणी सांगितलं आता हे आपलं आपल्यालाच आतमध्ये विचारायचे ह्या विचारावर अवलंबून असणं हा सगळा प्रकार आहे आणि हे सगळं आहे एकच वस्तू दोन्ही प्रकारचा ज्ञानाचा विषय होते एक वस्तुनिष्ठ ज्ञानाचा विषय आणि वृत्त आहे सुख आहे सुख हे कोणत्या ज्ञानाचा विषय आहे मला झालेलं सुख मी घेतलेला सुखाचा अनुभव हा संपूर्णपणे व्यक्तिनिष्ठ आहे वस्तुनिष्ठ नाही मला आलेला जो सुखाचा अनुभव आहे तो मलाच फक्त येतो दुसऱ्या कोणाला तो अनुभव येत नाही म्हणून हा व्यक्तिनिष्ठ आहे असं ब्रह्मज्ञान नाही आहे ब्रह्मज्ञान मी मग आहे ते वस्तुनिष्ठही नाही आणि व्यक्तिनिष्ठही नाही ह्याचा अर्थ असा की व्यक्ती आणि वस्तू दोन्ही जो मावळतील त्याच वेळाला जे काही होईल त्याला काय म्हणायचं झोपून नाही बाधा आहे फार मोठा विचार करणं जे काही दोन्ही वावळ होतात तो वस्तूही नसतात आणि व्यक्तीही नसतात दोन्ही ज्या लेणी वावून जातात पण जोही वावळ होतरी ती घन अज्ञानाची अवस्था आहे त्याला घन अज्ञान अशी अवस्था घन आज्ञानाच्या अवस्था आहे त्यामुळे त्यात नाही सासूची कुर्ती गुरा न येता स्वप्न जागा तरी ब्रह्मबाव सासो करा येतात एवढी आपल्याला ताबडतोब नदीत ओकून येत होतात असं मनात जास्त नाही ताबडतोब तिथे धरून येतात आणि सांगतात तू झालं ओपलेल्या माणसाला ब्रह्मज्ञानी म्हणता आला असतं जर तो जागाला नसता स्वप्न पडलं नसतं तर पण तसं तसाचं तसं होतं आणि पुन्हा येलो माझा जागा असताना जसा असतो तसाच सगळा अविद्याग्रस्त अज्ञानाने भरलेला पुन्हा जसाचा तसा जाग येतात खेळ होतो आणि म्हणून जोपर्यंत श्रीविनिमुखातून आलेल्या भाववाक्यातून अज्ञानाचा अविद्याचा निराश होत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानी ठराव करतो उदयसाठी दिसेल हृदय स्वयंबाजी वसेल प्रत्यक्ष फावयाला गे पैसे आपली सगळ्या आता यातून तो निर्णय आहे याचा अर्थ असा की जागृत असताना व्यक्ती आणि वस्तू जागृत असताना व्यक्ती आणि वस्तू जर आपणहून आपल्याला मावळवता आल्या लागेत काय बदल आपलं काही नियंत्रण आहे जोप आले असं म्हणतो मी झोप आणले असं कुणीही म्हणतो झोपेच्या बाबतीत लक्षात ठेवायचं फक्त झोपेला भूतकाळ वर्तमान नाही आणि भविष्य नाही अशा तऱ्हेचा वर्तमान काळ झोपेला नाही आणि मला आता झोप लागणार आहे अशा तऱ्हेचा भविष्य काळ झोपलो नाही मी झोपून उठलो मला झोप लागली होती झोपेला एकच काळ आहे कोणता आपल्या सोप्यावर आपले लक्ष असतं तर पण शिवासाहे आपल्याला लक्ष द्यायला वेळ नाही कारण बाहेर एवढं जत पडलेलं असताना तेवढी मोठी जबाबदारी भगवंताने आमच्यावर टाकली असताना ती कुणी पार पाडायची अंतर्निष्ठ तितके ठरले आंतर गोष्ट तितके बुडाले पार सोपे सोपे तर काय तितके तरले आंतर तितके बुडाले आता तरायचे ना बुडायचे कोणाचं मी ठरवायचं मी तरायचं तर मी बुडायचं अंतनिष्ठ तरायचं असेल तर अंधनिष्ठ राहायचं बुडायचं असेल तर अंतर गोष्ट व्हायचं आणि अंतनिष्ठ झालं या सगळ्या गोष्टी एक एक वाकल होतात आणि एक एक वाकल झाल्यानंतर माझ्या मलाच कळतं की जाळं झोपत मी कितीही जर आनंदात असले ते जागं झाल्यानंतर पुन्हा सुखदुःखांचा जागृती स्वप्न सुशक्तीचा भट्टा त्रिपुटींचा सगळं तर सगळं स्थिती असते एक तत्व है कि की जे व्यक्तिनिष्ठही नाही वस्तुनिष्ठही नाही म्हणून ना जागा असताना ध्यानकारी जर मला प्रयत्नपूर्वक वस्तूंचा विसर पडला आणि माझाही विसर पडला ज्याला आपण मी म्हणतो अहम महान म्हणतो तर माझाही विसर पडला तर जे काही होतं त्याला काय म्हणायचं जे कळे होते त्याला गोमतदान त्याला आधार कोणता या प्रक्रियेला आधार कोणता परिवार एक सोहम साधन आहे त्याला एक आधार सोहम साधन हा जागृतीमध्ये अनुभव घेण्याचा एक सर्वात मोठा आधार कोणता असेल तर सोहम साधन सर्वात मोठा आधार त्याच्यानंतर नामसाधनेचा एक तसाच आधार आहे की जागृतीमध्ये व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ नसलेलं असं ज्ञान त्या ज्ञानाच्या अनुभव साधन आहेत आणि सोहम हे सुद्धा एक साधन असल्यामुळे तेही कृत्रिम अचेतन जड आहे आणि नामसाधना सुद्धा फार जड जातो फार जडू जातो आणि जड जातायचं कारण आहे आम्ही स्वतःचे कंडिशनिंग करून घेतलं नाही काय स्वतःच कंडिशनिंग करून घेतलं कंडिशनिंग स्वतःचा अर्थ असा आहे की आम्ही स्वतःची मनोरचना मजबूत अभिवृद्ध तटबंदी करून घेतलेली आहे त्या मनोरचनात होत मनोरचना कधीही मोडता कामा नाही बिघडता अनुभव देना व्यवस्था कठिन कि जो ज्ञान वस्तुनिष्ठ नहीं वित्तनिष्ठ नहीं तरीपन है साधका करो कठिन जड़ जाते ज्ञान आएल कस सवय होतं शंकर लहानपणापासून या दोन्ही प्रकारच्या ज्ञानांची सवय झाली असल्यामुळे त्यावरून तिसरं पण असू शकतं माझ्यावर लवकर विश्वासच बसत नाही आणि असा विश्वास बसना हे साधकाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे आणि असा विश्वास बसला की साजनाली जी उंची अत्यंत धार होते ती साजनाला एक धार आणि उंशी या विश्वासाच्या येण्याची शक्यता म्हणतात फार तयार पाहिजे काय आहे हे सगळं प्रकरण काय आहे ज्याला आत्मज्ञान म्हणतात ब्रह्मज्ञान म्हणतात ब्रह्मदैव म्हणतात मोक्ष म्हणतात किंवा आहे तरी काय आहे जे शंभर टक्के समजावून देण्याची जबाबदारी आमच्यावर असते ती जबाबदारी आपल्याला या पद्धतीने आता पार पाडायची कि अहम मला कळत नाही असं नाही त्याचा मला अनुभव आहे अहम अनुभव आहे हे निर्विषयी आहे त्याचा मला अनुभव पण तो अनुभव हो मला आहे हे मला लक्षात येत नाही ते लक्षात आणून घेतलं की ब्रह्मनिवली कोणालाच माहित नाही असं नाही तुला माहित नाही गोष्ट खरे पण कोणाला तरी ब्रह्मनिवळ आहे आणि ज्यांना ब्रह्मानुळव आहे ते सांगतात की असा ब्रह्मनवाची वस्तू आहे म्हणून ब्रह्म जिज्ञास्य आहे ते सिद्ध स्मृतीचा अर्थ आपण म्हणून अनुष्ठित जगाला येत बघूत त्यांना लक्षणच केलंय की श्रुती आणि स्मृतीमध्ये जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव ते घेतात आणि अनुभव घेऊन जगाला सांगतात की हे असं एक काहीतरी आहे ते जेव्हा सांगतात ते आहे तेव्हा ते श्रद्धेचा विषय होतो म्हणून ब्रह्म आहे निर्णय काय झाला ब्रह्मणाची जिज्ञास होणं शक्य आहे एवढी सगळी करून काय मिळवलं शेवटी संबंध ब्रह्म क्षेत्र समजावून घेतल्यानंतर उंदिर सुद्धा निघेल त्यांनी शंका आहे पण एवढं नाही आशीर्वाद बाई हे वास्तव आहे संबंध तीन खंडांचा पाचशेच्या वेळ सूत्रांचा अभ्यास करून शेवटी निर्णय काय होणार आहे मी ब्रह्म आहे यापेक्षा कोणताही निर्णय होणार पण हा निर्णय होईपर्यंत मात्र इतके डोंगर उखरावे लागतात समर्थने समर्थन बरोबर केलेलं आहे आधी मिथ्या ओभारावे मग ते ओवारून बरोबर त्यांनी मानणी केली आजी होवा हे हो मोठ्या मोठ्या डोंगर अभ्यासाचे उभे करा आणि एवढ्या अभ्यासाचे डोंगर उभे करून अजून काय नाही घेणार आणि मीर ब्रह्मा हे जे निघालेलं आहे तेही जे करून शिल्लक तेही शास्त्राला खपत नाही आता मी शिल्लक काय आहे ते शिल्लक राहिल आणि आहे ते शिल्लक राहिले खपत नाही शुल्लक करायला आता नवनी म्हणावा अगदी बरोबर आहे इतक्या हद्दीपर्यंत हे परमार्थ शास्त्र आम्हाला येऊन जात आणि मौन हे फक्त या वेदांत शास्त्राचे सार असे एवढे बडबड त्यानंतर काय झालं मी एवढे बडबड केली असे होते मौन हस्तगत होत नाही म्हणून त्या मौनशी जाईपर्यंत बडबड करीत जावं बरोबर आपल्याला साध्य करून घ्यायची पुन्हा विषय आहे की ह्या ब्रह्माचा आत्मरूपाने सर्वांना अनुभव आहे खरा आहे पण त्याच्या स्वरूपाविषयी निर्णय मात्र सर्वांचे सारखे नाहीत आता पुढचा विषय आहे त्याचं स्वरूप लोक आहे काय आहे नेमकं हे ब्रह्म काय आहे नेमकं आत्म काय आहे त्याविषयीचे निर्णय अनेक शास्त्रकारांचे अनेक पद्धतीचे असल्यामुळे त्यातला एक निर्णय करून घेण्याची आवश्यकता आहे एक कोणता निर्णय करून घेण्याची आवश्यकता आहे म्हणून ब्रह्मसूत्राचे मनन आहे मननाचा हेतूच आहे की अंतिम सत्य कशाला होणार हे एकदा ठेवून घ्यायचं आणि अंतिम सत्याची स्वरूप की ते सत्य मी आहे असा निधी ध्यास करायला अडचण पाहत नाही पण जोपर्यंत ते सत्य अंतिम सत्य काय आहे ह्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत निधी ध्यास करता येत नाही आत्मा रोवा द्रष्टव्या शोतव्याह मंतव्याहमा पाळायचा असेल त्याचं स्वरूप समजून घेतलं पाहिजे काय आहे आणि समजावून का घ्यावं लागतं जे अनेक शास्त्रकार आहेत त्यासंबंधी बोलणार आहेत आणि अनेक शास्त्रकारांचं जरी आपण त्यांची नावं सोडून दिली तरी कदाचित आमच्याच मनात केव्हा तरी शंका होण्याची शक्यता किंवा आमच्याच अशा तऱ्हेच्या विपरीत समजूती असण्याची शक्यता उदाहरणार्थ पहिली चारवाकांची शंका आहे तिथे शरीरालाच आत्मा असं म्हणतात आणि एकदा शरीर की काही शिल्लक नाही असं दण नाही मग अशा वेळेला का ब्रह्मजिज्ञासेचं काम काय शरीराबरोबर जर सगळं जात असेल काही शिल्लक प्रकार नसेल मुक्ती विक्तीचा काही संबंध जर नसेल तर मग जर मरड हीच मुक्ती असल्यामुळे तो काय म्हणतो मरड ही मुक्ती पाखंडांची म्हणूनच ते पाखंडे लोक असतात ते मरणालाच मोक्ष असं समजतात पण एकदा मर्णालाच मोक्ष समजल्यानंतर ब्रह्मजिज्ञासेचं कारण काय असा प्रश्न शिल्लक राहतो आणि असा प्रश्न आपल्याला सुद्धा कसा वाटेल एवढ्या सगळ्या कटकटीतून जर सुटायचं असेल एवढ्या सगळ्या विधी काय निश्चित काय जबाबदाऱ्या काय साधनचं चुक संपन्न काय एवढं सगळं करण्यापेक्षा एकदा निर्णय केला की देह म्हणजेच आत्मा आहे आत्मा म्हणजे देह आहे या सगळ्यातून सुटका आहे होऊन जाईल पण आता इथेच प्रश्न येतो की मोक्ष म्हणजे निष्ठ्या जन्ममेळा सुटका आहे आत्ताच सुखरूपतेचा हो अनुभव आहे वेदांतशास्त्राशी बरोबर विचार करून देतो की वेलनंतची मुक्ती ही परमार्थशास्त्रात फारच गौण मानलेली आहे फारच गौण आहे ती सुद्धा एक मुक्ती वेदांतशास्त्रात मानलेली आहे पण ती अतिशय गौण आहे साखर कारखाना कोणी कार बोलीसाठी काढतो का साखर कारखान काढला बळी दिल्याने काय कौतू वगैरे नाही येईल असंच बळी मी गेली त्याचप्रमाणे साखर जशी भुख निघाली पाहिजे तसं हा अभ्यास केल्यानंतर जीवनमुक्ती हे त्याचं फळ आहे पुन्हा जन्माला नळाची बळी दिगेल त्या मुळीकडून लक्ष द्यायची सुद्धा आवश्यकता नाही इतका तो भाग गळूण आम्ही समजून चाललो पुन्हा पुन्हा जन्माला नळणं हा भाग आमच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत हीची देईल हेच डोळा भोगमुक्तीचा जन्मवार्याचे फळ काही करावे सफळ नाही तरी निर्फळ भूमी वारे होवे किंवा झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण भूमी निश्चळ आणि तरी आत्ताच का पुरुष जन्मी आताच ह्याच जन्मात निर्गुणगते सगळं अंतरिक आता इतका सर्व संतांचा आग्रह असताना मरणनंतरची जी मुक्ती आहे ती मरणानंतरची मुक्ती तीव्र मुनुषीच्या मनात सुद्धा घेता नाही तर एकदा मरणनंतरची मुक्ती आली की ढेपाळला म्हणून समजायला नाही कोण जो साधक असतो तो ढेपाळून गेला म्हणून समजायला हरकत नाही आणखी काही आहे की कलेवर संपल्यानंतर सुद्धा आहे त्या मृत्यूच्या वेळेला मी त्याचं सगळं काम करून द्यायला त्याची हजेर होतो महाव्यातला काही विषय आहे मी मी मरणा मरणासमोर येईन मग तो भगवान तिथे ये येईल आणि ये माझं काम करून देईल तोपर्यंत तो मी माझ्या पद्धतीने जाण्याला अशात तऱ्हे ढक्या घडीचे विचार आहेत अशा तऱ्हे बेसावतपणाचे विचार आहेत ते बेसावतपणाचा विचार येऊन जाण्याची शक्यता असते पण पुन्हा जन्माला न येणं हा तुमच्या आमच्या चिंतनाचा विषयच नाही आत्ता आणि असा जो आग्रह आहे तो आग्रह फार कमी जणांचा असतो संतांचा आग्रह आहे तू झी म्हणजे वहील या व्यक्तीच्या वादा लागत देणी पावेचं अभिनंदन मी जाऊन झाले मग करावी तातडी परमार्थ आता सर्व संतांचा आग्रह आहे की परमार्थाची तातडी करा तो जगजनी भोगानी कर आग्रहाचं एकच कारण आहे आत्ता ह्या जन्मामध्ये मला सुख शांती आनंद समाधान दृष्टी निरोगवता असं शोक असलेली जी मुक्ती त्या मुक्तीचा अनुभव हो घ्यायचा पण त्यामुक्तीचा अनुभव यायचा असेल तर अंतरंग साधना केली पाहिजे आणि अंतरंग साधना केल्यानंतर ज्याचा मला अनुभव यायचा ते तत्व वस्तुनिष्ठ नाही व्यक्तनिष्ठ नाही आणि म्हणून आत्ता जो विचार चाललाय की देह म्हणजेच आत्मा असं चारवाक मध्य आहे ते चारवाक मध्य धरलं तर जीवित मुक्ती मिळण्याची शक्यता नाही आणि जीवनमुक्ती ज्यामध्ये नाही त्याच्या उधारीतल्या मोक्षावरती कोणी विश्वास सोळानिवृत्त झाले तेव्हा एक मोठी वही भरलेली होती माझी उदारी मी जे मोठीचं वय झाली पहिलं काम मी कोणतं केलं असेल सोळानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी सगळीच्या सगळ्या वया जाळून टाकली आणि याचं एक कारण आहे की हे समजा यांच्याकडे शंभर रुपये आहे तुम्हाला हे रस्त्याने चालायला लागले शंभर रुपये चालले माणूस चालला असा नाहीच आता माणूस चालला असं नाही माणूस हे दिसत नव्हतं मग जे जे देखील होतो ते ते जाणीवंत हे फार पुरसे झाले आता हे ते असतेमध्ये हे जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत आमच्या आपलं काय राहणार उदाहरीत की मुक्ती आहे पुढे कोणाचं असं कशावर तरी ग्रह मुक्ती ही मुक्ती नाही म्हणून चारवाखाचं मत जे आहे ते जीवन मुक्त्याच्या दृष्टीने अत्यंत गौरवलागू आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचं कसं खंडन केलं हा बाप पुढचा आहे की उदाहरणार्थ ज्याला ज्याला मी म्हणतो ज्याला मी माझं म्हणतो ते मी असणं शक्य नाही आता ते आहे ते शास्त्रशुद्ध खंडन आहेत की ज्याला ज्याला मी माझं म्हणतो ते मी असणं शक्य नाही आणि एकदा जर घड्याला माझा असेल तर मी घड्याला असणं शक्य नाही मग तरी सुद्धा माणूस असं विचित्र व्यवहार करतो की नाही तेव्हा तरी ना होणार जसं शरीर माझं नाही कारण मी शरीराला शरीर मी नाही कारण शरीराला मी माझं समजतो तसं मन हे सुद्धा मी नाही ते माझं आहे तरी सुद्धा कधी कधी असा व्यवहार होतो एक वेळा असं म्हणून म्हणतो की माझ्या मनाला बरं वाटत नाही मी दुसरा करतो मला बरं वाटत नाही म्हणजे मी आणि मन दोघे दे दा एक आहेत असाही व्यवहार करतो आणि मी आणि मन भिन्न आहेत असाही व्यवहार करतो असं काय म्हणतो याचं कारण आहे माणसावर विश्वास छोडण्यात तू कधी असं म्हणेल कधी असं म्हणेल आता दृष्टांत त्याला म्हणजे जास्त अंत समजतो एक शिंदे या नावाचा शिंदेवाड्याचा माणूस माझ्याकडे आला मी त्याला विचारलो तू कोणत्या गावचा त्याने मला सांगितलं की मी शिंदेवाडीचा म्हटलं असं का म्हणतो तुझ्याच नावाची वारी असताना तू माझ्या वाडीचा म्हण नाे हा असं माणूस त्याच्याच नावानी वारी वसलेली वास्तविक त्यांनी उत्तर काय झालं पाहिजे मी माझ्या वाडीचं आहे मग माझ्या वाडीचा असं उत्तर न देता मी शिंदेवाडीचा असं उत्तर देतो याचा अर्थ शिंदे हे नाव आहेत असं ते शिंदे हे नाव तो तात्पुरतं विसरलेलं आहे आणि जणू काय त्या शिंदेचा वा नावा त्यांच्या वाडीचा काही संबंध नाही अशा थातात उत्तर देतो तेव्हा शिंदे आणि गाव यांचं ऐक्य झालं म्हणून तो काय सांगतो शिंदेवाडीचा आणि जेव्हा तरी विचारलं अहो शिंदेवाडी माझ्याच मुळे वसली माझ्याचमुळे ती वाडी वसली मी त्या वस्तीचा आद्य संस्थापक आहे असं एवढा म्हणतो तेव्हा शिंदेवाडी वहिली आणि शिंदे वळवा म्हणून याचा अर्थ की माणूस जोही पद्धतीने बोलू शकतो बला जसाच्या दोन्ही पद्धतीने बोलतो तसा इकडे दो सुद्धा दोन्ही पद्धतीने बोलतो म्हणून मी माझ्या मनाला चेन पडत नाही असंही म्हणतो मला चेन पडत नाही असंही म्हणतो मग त्या दोन्हीतला कुठलाच म्हणण्याला फारसा विचार करण्याचा त्याचा म्हणणार्थ नाही कारण माणसाचं कुठलंच बोलणं विश्वासार्ह आहे कोणत्या दृष्टीने म्हणते परमार्था गोष्ट सगळं मिथ्या साहेब आहेत वाणीचे सगळे व्यवहार कसे असतात वाणीचे सगळे व्यापार मिथे आहेत हा सुद्धा फक्त हा संवादी आहे बाकीचे विसंवादी आहे त्याच्यामुळे फरक बसला की वाडीचे गट वाचा निवर्तन त्या प्राप्य मनस उपनिषदून आपल्याला तर असे दोन्ही पद्धतीचे व्यवहार बोलताना जसे होऊ शकतात तशाच पद्धतीने आपण इकडे विचार करायचा आणि इकडे विचार केल्यानंतर मन माझा आहे हा निर्णय होतो बुद्धी माझे प्राण मागे आणि हा स्वतःशी देहाबरोबर भरपट काढतो आणि स्वतःची मनाबरोबर फरफट काढतो स्वतःची बुद्धीबरोबर फरफट काढतो आणि शेवटी प्राणाबरोबर स्वतःची फरपट काढतो फरफट शब्द फार चांगला आहे सगळ्याबरोबर आणखी फरफट निघते शब्द चांगला नाही फरफट श पण सगळ्यांचा अनुभव होती गोष्ट आहे माझी स्वराबरोबर फरफट निघते सगळं बघडलं की कळतं माझी मनाबरोबर फरफट निघते मी दुःखी कष्टी झालो पराभूत झालो की हे झालं ते झालं मना सन्मान झाला अपमान झाला मी झालं ते झालं हे असंच ऐकण्याचे आमचे आता दिवस आलेले आहेत कानाबरोबर फरफट डोळ्याबरोबर फरफट दाताबरोबर सगळ्याबरोबर फरफट जाते आणि फरफट निघल्याचं एकच कारण आहे दादा आत्म्या देवत आध्यात्म्या देवत आधात्म्यामुळे प्रत्येक गोष्टीवर फरफट निघत आणि भरपट मी जे आयुष्य ते सुखाचं आयुष्य असं ज्याला वाटतं त्याला ते लखला हवं वेगांत शास्त्र असं म्हणतो त्याचं आयुष्य त्याला लखला हवं आम्हाला असलं आयुष्य चालणार नाही आता तो ब्रह्मजिज्ञ असा ब्रह्मजिज्ञ असं बरोबर झाली तरच हे शक्य आहे आणि असं जर झालं नाही तर मग हे फरपट चालूच जशी चालू आहे तसेच चालू राहणार आहे आणि तोच आमचा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणजे खरंच आहे जन्मसिद्ध हक्क आहे असं कारण आहे की दुसऱ्या जन्माची सुद्धा त्याच्यामध्ये व्यवस्था आहे काही सामान्य असं की चेतन इंद्रिय हीच आत्मा आहे पण शरीर नसेल आत्मा अस्थ मावसांचं शरीर अचेतन असतं आणि अचेतन असल्यामुळे आत्माही त्यांचं शरीर नाही पण इंद्रिय तर चेतन आहेत नाही किती फसला विचार करण्यासाठी डोळा इंद्रिय आहे डोळा इंद्रिया चेतन आहे जा डोळा इंद्रिय चेतन वाटतं कारण डोळ्याने दिसतं बरोबर बघणाऱ्या माणसाला असं वाटतं की डोळा इंद्रिय चेतन असली पाहिजे कारण डोळ्यानी दिसतो पण डोळ्याने दिसतं भ्रम आहे का वास्तव आहे त्याचा विचार केला तर असं की डोळ्यांनी दिसणं हे भ्रम आहे वास्तव असा आहे की डोळ्याच्या माझा जो चिडाभास असतो तो चिडाभास जेव्हा डोळ्यातून देश विषयांपर्यंत अंतक्करण वृत्ती सह जातो प्राणाच्या मदतीने जातो समोरच्या वस्तूवरचा प्रकार अंधाराचं आवरण जे होतं इत्यादी इत्यादी इत्यादी त्याच वेळाला दोष पदार्थ दिसतो म्हणून डोळा हे इंद्रिय चेतन नाही डोळा हे इंद्रिय स्वरूपाने अचत नाही एकाच उदाहरण प्रेस असत प्रेताला डोळा असतो की नाही प्रेताला डोळा त्याच्या डोळ्यात एकत सगळेजण ओढत असले आणि त्याच्या डोळ्यात एकत जरी जांदूळची किल्ले काढून घेतली तरी सुद्धा काहीही तक्रार नसते आता डोळा इंद्र तर तिथे आहे पण पाठीमागचा चिदाभास जो आहे तो तिथे नाही कारण चिदाभास चिदा बुद्धुस असतो चिदाभास कुठे राहतो बुद्धुस पडलेला प्रत्येक अग्नि तत्व शरीरातलं नष्ट झाल्यामुळे बुद्धी नष्ट होते बुद्धी नष्ट झाली की आपलं प्रतिबिंब चिदाबा नष्ट होतो चिदाबास नष्ट झाला की डोळ्याचं सचेतनत्व जात आणि डोळा जसा असायचा तसं हा चेतन राहतो म्हणून चेतन इंद्रिय सुद्धा चेतन नसल्यामुळे ती सुद्धा ब्रह्मरूप नाहीत असा एक एक निर्णय झाला की मग डोळ्याने दिशा नसं झालं तरी सुद्धा तक्रार नाही आलं ॲप्लिकेशन आलं तसं ताबडतोब डोळ्याचे दिसण असं झालं तरी सुद्धा तक्रार नाही इतके वर्ष बघितलंच ना मग आता डोळ्याचा डोळा जाऊ आता जबाब जगायला इतके वर्ष बघितलंच मग आता डोळ्याचा डोळा जाऊ डोळ्याचा डोळा बघण्याची सोय म्हणूनच ती बंद केलं पुरस्त कसं नाही काय वाटील ते करू इम्प्लांट करू लेन्स इम्प्लांट करून घेऊन सगळं असेल तर बघितल्याशिवाय सोडणार नाही असं सगळं कधी त्याला वृद्ध म्हणतात तर वृद्ध बाजूनेच आमच्या सतत म्हणून इंद्रिय चेतन नाही म्हणून इंद्रिय दोन रूप आहे काही जण म्हणतात पुरसा प्रवास आहे कारण मन असेल मन हाच आत्मा आहे आणि हे तर खूप जणांना पटना साधा आहे तेव्हा बऱ्याच जणांना ते खरं असं वाटतं आणि याचं कारण आहे की तुमचं आमचं अखंड जीवन मनाच्या संगतीत चालतं कोणाचीही संगत नसली तरी नक्की संगत असते घाबरायसाठी काय होईना घाबरायसाठी काय होईना पण उपयोगी कोण पडतो मनच उपयोगी पडतो भूतकाळात बुडा मारायला का होणार कोण भविष्यकाळात उड्या <गलता> मारायला कापणा दोन उपयोग पडतात म्हणून जेवून गेल्यानं आठवून आठवून हुमसून हुमसून लढायला दोन उपयोग पडतो लढण्यावर फार कटाक्ष एकच कारण है मना संगति ने सगे आमच व्यवहार चलता को संगत न अखंड मना की संगत मन हे मज स्वरूप है मन चेतन आहे। है मन हाच आत्मा है निर्णय करण अगधी सहज शक्य है निर्णय जो प्राण मी नहीं अर्णय ब्रह्मजीज्ञा जो मन मीटत तोपर्यंत तो मनाच्या संगतीने सगळा उपदेश कोणाला आहे मनाची सगळं समजूत घातले मना कोणाची मनाची किती श्लोक आहेत दोनशे पाच श्लोकांनी ते मनाची समजूत घातली एक आचार्यांचं उपदेश सहस्त्री मधलं एक आत्मा आणि मन यांचा संवाद सांगतो धनुभू आहेत हाच छान संवाद आहे कल्पित समाज आहे कारण आत्मा बोलत नाही त्याला वाणी नाही म्हणून अचेतन जड असल्यामुळे ते बोलणं शक्यत आता तरी सुजावा संवाद कसा काय आरंभवला तरी संवाद आरंभायला एकच कारण आहे तुम्हाला आम्हाला आकलन व्हावं म्हणून का संवाद असं म्हणतो आत्मवाणीची आत्ममनाची समजून चालतो हे लोक म्हणा तू जे विषय सगळे खटपट करून आणतोस माझ्यासाठी त्या विषयांपासून जे सुख आहे ते सुख मला मिळत नाही कारण मला त्या सुखाची गरज नाही कारण मी सुखरूप आहे आणि एवढे खटपट करून आमच्या स्थुलातून उपयोग पडावेत तू दगडासारखं अचेतन असल्यामुळे तुला, तुला सुद्धा त्या सुखांचा विषयांचा उपयोग नाही मी खटपट करतेस कोणासाठी असा आत्मा मनाची समजून घरच आहे असं शंकराचार्य उपदेश सहसरीत म्हणतात आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आम्ही म्हणाला अडवळ जाणार इकडं जे घेऊन ये तिकडून ते घेऊन तिकडून ते आण असे अखंड आमच्या मनातून आढळ द्यायचं काम चालू आहे पण नेमकं या ठिकाणी सांगतात की मन हे अचलित आणि जरा असल्यामुळे त्याला सुखाचा अनुभव येत नाही आत्म्याला सुखाची गरज नाही एक भोगताच नाही आणि एक भोगता बोग आणि बोग या त्रिपुटेपासून आलंगच आहे का आलं जा सुखरूप असल्यामुळे दोघाची अपेक्षा नाही मग असं असताना हे सगळं चाललंय गुणासाठी चाललंय असा प्रश्न येतो आणि त्याचं उत्तर आहे मग ते जीवासाठी चाललंय असं त्याचं उत्तर येतो जीव सुखदुःखांचा फक्त आहे पण त्या जीवाला मी बह्मा असा जो हांभो आला तर त्याचं सुखदुःखाचे दोघचे म्हणजे द्वंद्वातले जे तडाखे आहेत ते द्वंद्वाचे तडाखे खाणं नवीन होऊ नये आणि जंगलाचं धडकणं बंद झालं ते शुकरूप जाय म्हणतात शुक्रूपू दाहीच जाईल असं ह्या पद्धतीने ज्ञान आत्मरूप नाही काही जण म्हणणार आहे ज्ञान आत्मरूप आहे काही जण म्हणतात की क्षणीक विज्ञान म्हणजे आत्मा आहे शून्य म्हणजे आत्मा आहे आता हे बौद्ध मत आहे एक जैन मत आहे सांख्यमत आहे अशा पद्धतीचे मतं आहेत त्या मतमतांतराचा आता तो ब्रह्मजन्ञाचा व्यासूत्राचा उत्तर भागात आणि मग जन्माद्यस येतो चतुश्रुती सर्वात महत्त्वाची आहे चतुश्रुती एवढा चांगली समजून घेतली की पुढचा सगळा भाग तपशिलाचा असतो जास्त करून अधिकाधिक स्पष्ट ठेवण्याचा भाग तो भाग मग अ फारसा अशा पद्धतीने जास्त वेळ त्याला द्यावा लागणार मी घालवणं असं म्हणून घे त्याला जास्त वेळ द्यावा लागणार नाही मी का द्यावा लागणार नाही एक बैठक तयार होऊन गेली की तयार असलेल्या बैठकीवर मी पुरुष जो विचार आहे तो विचार पुष्काळ शोध होऊन जातो त्याला